वाल्मिकी रामायण कांड सर्ग तेहतीसा शत्रूचा संहार करणारा लक्ष्मण सुग्रीवाकडून परत आदेश आल्यानंतर रामाच्या आज्ञेवरून त्या रम्य गुहेत किशकिंध मध्ये शिरला द्वारावर प्रचंड शरीराचे महाबलवान वानर होते ते लक्ष्मण पाहताच हात नम्र झाले क्रुद्ध दशरथ पुत्राला निश्वास टाकीत असलेला पाहून ते वानर भ्याले आणि त्यामुळे ते त्याला घेरून राहू शकले नाही लक्ष्मणाने ती रत्नजडीत दिव्य वैभवसंपन्न आणि फुललेली वने असलेली रम्य आणि रत्ने विखुरलेली महान गुहा पाहिली तुजात खूप मोठमोठे वाडे आणि हवेल्या होते। नाना रत्नाने ती मंडित होती इच्छेला येथील ती फळे असलेले सर्व प्रकारचे वृक्ष फुलाने डवरलेले शोभत होते देव गंधर्व यांचे पुत्र असलेल्या इच्छारूप घेऊ शकणाऱ्या वानराने ती शोभत होती अंगावर दिवे फुले आणि वस्त्रे लिहून ते वानर सुंदर दिसत होते चंदन अगुरु आणि भव्य कमळे यांचा सुवासने ती सुगंधित झाली होती मैरे आणि मधु पिऊन हो, तिच्या मोठ्या मोठ्या मार्गावर आनंद चालला होता तिथले प्रासाद विंध्य मेरू अशा पर्वतांसारखे उंच आणि आने अनेक मजली होते लक्ष्मणाला तेथे पहाडावरून वाहणाऱ्या स्वच्छ नद्या दिसल्या अंगदाचे रम्य घर मैंदाचे द्विधाचे गवयाचे गवाक्षाचे गजाचे शरभाचे विद्युन्मालीचे संपातीचे सूर्याक्षाचे हनुमंताचे वीरबाहूचे सुबाहूचे महात्म्या नलाचे कुमुदाचे सुषणाचे तार आणि जांबवान यांचे दधीवक्त्राचे नीलाचे सुपाटलाचे सुनेत्राचे अशी मुख्य मुख्य महान वानरांची मुख्य मुख्य घरे चांगली बळकट लक्ष्मणाला दिसली पांढरट ढगासारखी रंगवलेली सुगंधी फुलांनी भरलेली धनधान्य विपुल असलेली आणि स्त्रीरत्नाने शोभणारी होती पांढरट दगडांचा गराड असलेले प्रवेश मिळण्याला कठीण असे वानर राजांचे इंद्रभवनासारखे रम्य गृह होते कैलास शिखरासारख्या पांढऱ्या शुभ्र प्रासादांच्या शिखराने आणि इच्छिलेली सर्व फळे असणाऱ्या आणि फुललेल्या वृक्षाने शोभणारे ते होते वानरांचा गराडा होता ते वानर बलिष्ठ आणि हाती शस्त्र घेतलेले होते ते गृह दिव्य माळाने झाकलेले होते शुभ्र आणि पिवळ्या धमक सोन्याचे तोरण त्याच्यावर बांधलेले होते त्या रम्य सुग्रीवाच्या घरात महाबलवान सौमित्रीने एखाद्या महान ढगात सूर्याने करावं तसा प्रवेश केला त्याला कोणी अडवले नाही त्या धर्मात्म्याने आजूबाजूला वाहने आणि आसने असलेले सात चौक पाहिले आणि मग मोठा पहारा असलेले महान अंतपूर बहिले त्या अंतपुरात ठिकठिकाणी थी सोन्याचे रुपयाचे पलंग होते पुष्कर उत्तम उत्तम आसने होती बहुमोल बैठका अंथरलेल्या होत्या प्रवेश करता सतत त्याच्या कानावर मधुर आवाज येत होता तंतुवाद्य आणि गीत यांनी युक्त आणि पद अक्षरे ज्यात समताना चालली आहेत असा तो ध्वनी होता त्या सुग्रीव भवनात विविध रूप रूपयौवनाचा गर्व वाटावा अशा पुष्कळ स्त्रिया त्या महाबलवानाला दिसल्या त्या थोर पुलात जन्मलेल्या फुलांच्या माळा लियालेल्या आणि उत्कृष्ट माळा करण्यात गुंतलेल्या व उत्तम अलंकारांनी नटलेल्या स्त्रिया पाहिल्यानंतर लक्ष्मणाच्या दृष्टी सुग्रीवाचे सेवक पडले ते त्याला अतृप्त नसलेले कामाखारी फार रगडले न गेलेले असे दिसले त्यांची वस्त्र पैजणांचे झंकार आणि कमरपट्ट्यांचा घुंगुराचा आवाज ऐकून श्रीमान लक्ष्मण फार संकोचला हे भूषणांचे ध्वनी त्याने ऐकले आणि क्रोधाच्या आवेशाने शोभ धावून त्या वीराने आपल्या धनुष्याच्या दोरीचा आवाज काढला त्या आवाजाने दिशा भरून टाकल्या चारित्र्यामुळे तो महाबाहू लक्ष्मण तेथून दूर उभा आणि रामाचा एकीकडे जाऊन थांबला इकडे त्या धनुष्याच्या अंगदाने सांगितले ते स्पष्टच झाले हा भ्रातृप्रेमी लक्ष्मण येऊन पोहोचलाय अंगदाने येऊन कळवले आणि धनुष्याच्या दोरीच्या आवाजाने वानरराने जाणले कि लक्ष्मण आला आहे तेव्हा त्याच्या तोंडाला कोरड पडली मग वानार श्रेष्ठ सुग्रीव भीतीने गडबडून जाऊन काळजीपूर प्रियदर्शी रागाचे कारण काय बरे असेल हे अनिंदिते या नरश्रेष्ठाला विनाकारण राग यायचा नाही या कुमाराच्या रागाचे मूळ तुला काय वाटते आमच्याकडून याचे किंजितही अप्रिय झालेले जर तुला जाणवत असेल तर बुद्धीने ते निश्चित करून मला चटकन सांग किंवा हे भामीने तू स्वतःच त्याला भेटायला जावीस आणि पर बोलून त्याला प्रसन्न करावीस तुला बघून तो मनाने विशुद्ध असलेला लक्ष्मण राग करणार नाही कारण मोठ्या मनाची माणसे स्त्रियांवर कधी उग्र होत नाहीत शांत करणाऱ्या वचनाने त्याच्याकडे जाऊन त्याला तू सर्वस्वी प्रसन्न करावीस मग मी त्या कम कमलनेत्र शत्रुदमनाला भेटेन तेव्हा लक्षणयुक्त तारा लचकत्या अंगाने कमरपट्ट ना उदासीन वृत्तीने उभा राहिला त्या मनुमंशीय राजकुमाराने खाली मान घटली स्त्री जवळ आल्यामुळे त्याचा कोप निमाला ती प्यालेली असल्यामुळे आणि राजकुमारची दृष्टी निवडली असल्यामुळे तिचा संकोच नाही प्रेमाने राग येण्याचे वठलेल्या झाडाच्या वनात उठलेल्या वणव्यात कोण बेधडकपणे जाऊन पडे तिचे ते सांत्वनपूरक बोलणे ऐकून मनातील शंका काढून टाकून पण अधिक स्नेहाची अपेक्षा बाळगून लक्ष्मण तिला म्हणाला भरत्याच्या हिताची जपणूक करणाऱ्या तारे काय हा तुझा मनसोक्त वागून धर्माचा आणि अर्थाचा सांभाळ न करणारा तारे भरत्याच्या हिताविषयी दक्ष असणारी तू तसा तो झाला आहे हे ओळखत नाहीस तो राजाच्या हिताची आणि आम्हा शोकात बुडालेल्यांची चिंता करीत नाही सामान्यांच्या घोडक्यात मिसवून तो काम सुखाचाच भोगेत चार महिन्यांची मर्यादा या राजाने ठरवली होती ते महिने संपून गेले धुंदीत गुंग होऊन तो भोग भोगत आहे जागा होत नाही धर्म आणि अर्थ हे साधण्याकरता मद्यपान योग्य मानलेले नाही पानामुळे अर्थ काम आणि धर्म क्षीण होतात उपकार केलेल्याची फेड न केल्याने महान धर्मलोप भरतो आणि गुणवान मित्राचा नाश होण्यात महान अर्थलोपही होतो कारण मित्र आपले साध्य साधण्याच्या कामी श्रेष्ठ सत्य धर्माला चिकटून राहणार असतो हे दोन्ही गुण तुझ्या पतीने टाकले आहे तो धर्मावरही स्थिर राहिले नाही तेव्हा सध्या जे कार्य उभे आहे ते आम्हाला यापुढे करायचे आहे कार्याचे महत्व तू जाणतेस ते कार्य तू त्याला सांगावीस त्याचे ते धर्म आणि अर्थ यांची जोड घालणारे मधुर भाव प्रकट करणारे बोलणे ऐकून राजा रामाचे कार्य साधण्याचा हेतू लक्षात येऊन विश्वासपूर्ण रीतीने तारा त्याला म्हणाली राजपुत्रा हा राग करण्याचा काल नाही आणि आपल्या म्हटलेल्या माणसावर राग करणेही योग्य नाही तुझे काम व्हावे अशी ज्याची इच्छा आहे त्याच्यावर त्या राग का म्हणून चांगलपणाचे बंधन पडलेला आणि तपातून घडण झालेला असं तुझ्यासारखा कोण बरे रागाच्या आहारी जाईल वानर वीरांच्या बांधवांचा राग मी जाणू शकते कार्याला झालेला विलंब ही मी जाणते तुझ्या बाबतीत जे आपले कर्तव्य ते मी जाणते आणि जे आता करणे आहे तेही मी जाणते नरेश्रेष्ठा याच प्रमाणे शरीर वासनेचा जो असह्य जोर आहे तोही मी जाणते ज्या स्त्रीजनात काम वासने अडकला त्यांनाही मी जाणते आणि आता तो त्यात अडकलेला नाही हेही मी जाणते कामतंत्राकडे तुझी प्रवृत्ती नाही तू जण क्रोधाला वश झालेलास कामभोगात गुंकलेला मनुष्य देश कालही पाहत नाही की धर्म अर्थ हेही पाहत नाही माझ्या सानिध्यात कामेच्छेने वागणाऱ्या आणि कामाने ग्रासल्यामुळे लज्जा सोडलेल्या सुग्रीवाला तू क्षमा कर हे शत्रुध तो वानर कुलाचा स्वामी तुझा बांधवच आहे धर्म आणि तप यात निरंतर रथ असणारे मोठे मोठे ऋषी कामेच्छेला वश होतात अडकतात हा तर प्रकृतीने चंचल वानरच आहे राजा होऊन तो सुखात अडकणार नाही असे कसे होईल असे मोठे अर्थपूर्ण आणि बिनतोड लक्ष्मणाला बोलून ती धुंद डोळ्याची वानरश्री पुन्हा खेदयुक्त होऊन भरत्याचे हित मनात ठेवून म्हणाली नरश्रेष्ठा जरी सुग्रीव कामवासनेच्या प्रभावाखाली असला तरी तुझे कार्य साधण्याच्या दृष्टीने त्याने यापूर्वी केव्हाच उद्योग सुरू करण्याची आज्ञा दिली आहे इच्छेला येईल ते रूप घेणारे महाबलशाली वानर अनेक पर्वतांवर राहणारे लक्ष कोटीच्या संख्येने आलेले तेव्हा महाबाहू ये तू आपले सुशील आणि त्वरेने महाबाहू शत्रुवर्धन भागात गेला तेथे त्याला सुग्रीव सुवर्णाच्या उत्कृष्ट आसनावर बहुमोल अस्तरण पांघरून बसलेला पसरून बसलेला सूर्यासारखा तेजस्वी दिसला त्याचे अंग दिव्य अलंकारांनी मंडित होते रूप दिव्य होते दिव्य फुलांचे हार आणि वस्त्र याने अंगावर घेतले होते महेंद्राप्रमाणे जिंकण्यास कठीण असा यशवंत तो होता दिव्य माळांचे अलंकार घातलेल्या स्त्रिया त्याच्या आजूबाजूला उभ्या होत्या त्याचे डोळे अतिशय मनक्षोभामुळे लाल झाले असल्यामुळे तो काळ पुरुषासारखा दिसत होता उत्कृष्ट असणार बसलेल्या सुंदर सुवर्णक्रांतीच्या त्या वीराने रुमाला गाढ आलिंगण दिले होते विशाल नेत्र असलेल्या त्याने उग्र प्रतापी विशाल नेत्र पाहिले किशकिंदा कांडाचा देहतीचा वासर्ग